अध्याय तीनशे आठवा बुद्ध अबुद्ध व गुणविधी यांचे वर्णन वसिष्ठ म्हणतात श्रुतीत भोग्य भोगता व प्रेरक असे तीन पदार्थ सांगितले आहेत तदनुरोधाने मी आता तुला बुद्ध अबुद्ध व गुणविधी यांचे वर्णन सांगतो ते आई बुद्ध म्हणजे बोधस्वरूप परमात्मा अबुद्ध म्हणजे बोधरहित असा मूढ जीव आणि गुणविधी म्हणजे सत्वादी गुणांचा प्रभाव हा गुणांचा प्रभाव कोठून आणला म्हणशील तर तो अनुभवास येतो पहा बरे एखादा ब्राह्मण असतो आणि तो, तो, तो स्वप्नात आपण राजा झालो असे पाहतो व आपले ब्राह्मण पण विसरतो हा कशाचा परिणाम तर सत्वादी गुणांचा आणि या गुणत्रयामुळेच आत्माही विश्व तैजस प्राज्ञ विराट सूत्र अंतरयामी असे मायागत भेद धारण करून पुन्हा ते भेद म्हणजे आपलीच सत्यस्वरूपे आहेत असे त्या स्वप्नातील ब्राह्मणाप्रमाणे मानतो स्त्री वेषधारी नट हा रूपांतर करतो खरा परंतु आपण से पुरुष आहो याची त्याला विस्मृती नसते पण या आत्म्याचा तसा प्रकार नाही हा आपले मूळ रूप विसरून जाऊन नटलेली रूपेच आपली सत्य रूपे आहेत असे मानू लागतो अशा स्थितीत त्याला अबुद्ध किंवा जीव असे म्हणतात <coughs> कारण याप्रमाणे विकार पावला असता हा बुद्धिमान म्हणजे जीव आपले मूल रूपी बुद्धाला म्हणजे ब्रह्माला मुळीच ओळखीनासा होऊन गुणाचेच नादी लागतो आणि त्या नादात मीच सृष्टी करता मीच लय करता मीच भोगता अशा भ्रमात पडून अभिमान धरतो वो या कामी त्याला गोडी लागल्यामुळे तो मौजे खातर या सृष्टी कार्यात वारंवार पडतो आता आत्मरूप न ओळखणाऱ्या अशा या मूढ जीवाला कधी कधी बुद्धिमान म्हणजे ज्ञाता असाही शब्द लावतात याचे कारण इतकेच की घटादी जी जडप्रकृतीची कार्ये त्यांचे ज्ञान त्याला असते म्हणून या दृष्टीने तो ज्ञाता मानतात कोणी म्हणेल की हे जाणणे हा प्रकृतीगत सत्वगुणाचा धर्म असावा जीवाचा नव्हे तर हे म्हणणे खोटे आहे कारण वस्तू सगुण असो वा निर्गुण असो तिला जाणण्याचे सामर्थ्य अव्यक्ताचे ठिकाणी केव्हाही असत नाही व म्हणूनच त्यास जड असे म्हटले आहे जड झाले तरी त्याचे ठिकाणी सत्व म्हणजे सत्ता असते पण ज्ञान नसते हे उघड आहे या प्रकारे प्रकृतीसह 24 तत्वांचा सारा समुदाय जड आहे व त्याला 25 पंचवीसावा जो जीव त्याचे ज्ञान नाही परंतु हा 25 पंचवीसावा म्हणजे चित्जडग्रंथींचा अभिमान धारण करणारा जीव याला मात्र या चोवीसही तत्वांचे ज्ञान असू शकते व यामुळेच त्याला बुद्धिमान किंवा ज्ञाता असे म्हटले आहे आता कोणी कोणी अव्यक्त प्रकृतीला ज्ञानशक्ती आहे असे म्हणतात पण ही चूक आहे ज्या प्रकृतीचा चेतन जीवात्म्याशी मिलाफ झाल्यामुळे त्या जीवात्म्याची ज्ञानशक्ती तिथे ठिकाणी संक्रांत झालीशी वाटून असा भास होतो हे जीवाचे संघाचे फल आहे बाकी वास्तव ज्ञानशक्ती जड प्रकृतीला शक्यच नाही सारांश त्या मिलाफातील जाणीवपणाचा अंश हा जीवात्म्याचाच आहे मात्र या जड प्रकृतीशी सदा मिलाफी होण्यामुळे हा जीव वस्तुतः अरूप व अधिकारी असूनही त्याला मठ्ठ किंवा मूढ म्हणू लागले आहे बाकी या पंचवीसाव्या म्हणजे जीवात्म्याला बुद्धिमान किंवा ज्ञाता म्हटले पण त्याची किंमत जड प्रकृतीला याचा बोध नसता तिचा बोध याला असतो एवढ्याच अर्थाने ज्ञाता म्हणजे सर्वज्ञ असा काही अर्थ नाही कारण याचाही द्रष्टा जो सव्वीसावा तो याला दिसत नाही यास्तव जीवाचे जाणते पण तितक्याच किमतीचे समझावे। मात्र सव्वीसावे म्हणजे जे निरूपाधी चैतन्य आहे ते मात्र सर्वव्यापी शाश्वत निर्मल व दुसऱ्या कशाने जाणले न जाणारे असे सर्व आहे व ते या पंचवीसाव्या म्हणजे चिदाभासात्मक जीवाला व चतुर्विशात्मक जड प्रकृतीलाही जाणून राहते म्हणून त्याला बुद्ध किंवा ज्ञानमय असे म्हटले आहे हे दीप्तिमंता राजा हे जे षडविष संज्ञक केवळ सन्मात्र वस्तू आहे ते स्वभावतःच सर्व दृश्यादृश्याला म्हणजे कार्यकारणाला व्यापून असते व याचा केवळ स्वरूपाचे साक्षात ज्ञान जे कोणी सूक्ष्मदर्शी आहेत त्यांना याच देहात होते आता तू म्हणशील की हे सद्वस्तू किंवा ब्रह्म जर सर्वव्यापक आहे तर आम्हा जीवांना किंवा या जीवात्म्याला याचे ज्ञान का नाही तर याचे कारण असे आहे की हा बुद्धिमान म्हणजे जीव ज्यावेळी प्रकृती एकरूप होऊन जाऊन मी ब्राह्मण मी विद्वान मी अमक्याचा पुत्र इत्यादी प्रकारे आपल्याला आत्म्याहून भिन्न रूपाने लेखू लागतो त्यावेळी त्यास चोवीस प्रकृती पंचवीस स्वत आणि सव्वीस ब्रह्म यापैकी कोणाचेच खरे ज्ञान किंवा भान असत नाही आता त्याला ब्रह्मज्ञान केव्हा व्हावे म्हणशील तर जेव्हा गुरुपदेशाने विकारहीन जे ब्रह्म त्यावर अनन्य दृष्टी पोचून व त्याची उपासना करून तो प्रकृतीवर जय मिळवतो तेव्हा मग त्याला सर्वोत्कृष्ट निर्द्वैत व निर्मल असे शुद्ध ब्रह्मविषयक ज्ञान उत्पन्न होते हे राजेंद्र ते झाले म्हणजे हा जीवात्मा केवळ बोधरूप होऊन उत्पत्ती लयांची कर्त्री जी प्रकृती तिचा त्याग करतो या प्रकारे हा जीव ज्यावेळी गुणयुक्त व जड अशा प्रकृतीचा आपल्याशी काही संबंध नसून ती सर्वथा वेगळी आहे व आपण प्रकृतीशी इतके विजातीय हो, की ती गुणयुक्त आहे व आपण निर्गुण आहो असे स्पष्ट समजतो त्याच वेळी तो केवलत्वाला पावतो किंवा कैवल्यरूप होतो आणि उपाधित मुक्त होऊन अद्वितीय असा जो आत्मा त्याशी एकूप होऊन जातो आता असे झाले जरी तरी जीव हा तत्वांशी म्हणजे शरीरादी दृश्याशी काही काळ तादात्म्य पावला होता त्यामुळे तो वास्तविक तत्व किंवा दृश्य नसून दृश्य मात्र असताही ज्ञाते त्याला तत्व असेच म्हणतात आणि ज्याला तत्वांचा विटाळ कधीच झाला नाही असा जो अजर व अमर सव्वीसावा त्याला निस्तत्व म्हणजे नित्य परोक्ष असे म्हणतात व जीवाचे या दृष्टीने तत्वज्ञ कायम धरूनच ज्ञाते तत्वे पंचवीस तत्वे पंचवीस असे म्हणत असतात आणि सव्वीसावा जो त्याला मात्र कोणत्याही आरोपाने तत्वज्ञान म्हणता येत नाही कारण तो कार्यकारण वर्जित आहे त्याचे निस्तत्व पण इतके खडखडीत आहे की अहम ब्रह्मास्मी या वृत्तीला देखील तो तत्काळ फेकून देतो हेच बोधरूपाचे किंवा ब्रह्माचे लक्षण होय ज्यावेळी जीव हा आपण जरामरण शून्य असे षडविषात्मक आहो असा अनुभव मिळवतो त्यावेळी तो उपाधी साह्या वाचून केवळ आपले अंगचे सामर्थ्यानेच सव्वीसाव्याचे साम्य पावतो परंतु ज्या प्रकाशमान 25 पंचवीसाचाही बोध शक्य होतो त्या सव्वीसाव्याला न जाणल्याने हा जीव जोपर्यंत मूढ राहतो तोपर्यंत त्याला हे प्रपंच रूप नानात्व प्रतियमान होते असा सांख्यशास्त्र व वेद यांचा अभिप्राय जड प्रकृतीशी संगत असणारा चेतन जीवात्मा हा सव्वीसाव्याशी एकरूप झाल्याची खूण अशी आहे की गाढ निद्रेत असलेल्या पुरुषास ज्याप्रमाणे हा मी आहे इतके देखील भान उरत नाही त्याचप्रमाणे दशेत जीवाला आपले आपलेपणाचे ज्ञान उरत नाही इतकी साफ त्याची अहमवृत्ती मावळते आणि या एकत्वाचे फल असे आहे की अहमवृत्ती धारण करणारा हा सुखसंगी जीव जेव्हा मन वाणी यास अगोचर अशा सव्वीसाव्याशी एकरूप होतो तेव्हा पापपुण्यादिकांचा संपर्क त्याला बाधत नाही जन्मरहित आणि सर्वशक्तिमान असून निसंग अशा या सव्वीसाव्याशी जीव एकरूप झाला असता तोही त्याप्रमाणेच अज व विभू बनतो आणि मग प्रकृती तर त्याला पाहताच लाजून तोंड लपवते आणि याप्रमाणे जीवाला ज्यावेळी सव्वीसाव्याचे ज्ञान होते त्यावेळी त्याला चतुर्विशात्मक प्रकृतीही असा दिसू लागते या प्रकारे हे निष्पा मी तुला जड प्रकृती तिला जाणणारा जीव व सर्वदा बोधरूपत असणारा परमात्मा व ति स्वरूपाची खरीखरी ओळख श्रुतीचे निर्णयाला धरून करून दिली आता चोवीस तत्वे व जीवात्मा यांचे परस्पर एकत्व कसे व भिन्नत्व कसे म्हणशील तर उंबर व त्यातील किडा किंवा पाणी व त्यातील मासा या प्रकारचे आहे अशा स्थितीत या जीवाला आपण या चोवीसांपासून भिन्न आहो असे सानुभव करणे हाच मोक्ष होय असे योग्यांचे मत आहे प्रत्येक देहात जो हा पंचविसावा म्हणून होऊन राहिला आहे त्याला अव्यक्त प्रकृती व महदाधिक जे तिचे विषय त्यांचे तावडीतून सोडवणे हाच मोक्ष होय असे संख्यांचे मत आहे हा चिदात्मा चतुर्विशात्मक जे क्षेत्र त्याशी ऐक्य पावल्याने जसा काही आपणापासून निराळा व केवळ परधर्मी म्हणजे क्षेत्राचे धर्माने बाधक होतो परंतु त्याला जर मुक्त होणे असेल तर हे त्याचे अज्ञानकृत पारतंत्र नष्ट झाले पाहिजे एरवी मुक्तता नाही हा सिद्धांत समजावा आता ही गोष्ट साधणे केवळ अशक्य नाही कारण या जीवात्म्याचे अंगी संगीतीप्रमाणे बदलण्याची एक अजब खुबी आहे व शुद्धाशी गाठ पडल्यास हाही शुद्धरूप होतो बुद्धाशी पडल्यास बुद्धिमान होतो मुक्ताशी संगती झाल्यास मुक्तधर्मीही होतो वियुक्ताते संगतीने वियोगधर्मीही होतो वो विमोक्ष धर्मवाल्याशी संगत झाल्याने तद्रूप होतो हा तेजस्वी जीवात्मा पवित्राचे ते संगतीने पवित्र होतो विमलाशी गाठ पडल्याने विमल होतो केवलाशी संगती झाल्यास केवल होतो आणि स्वतंत्रताची संगत घडल्यास स्वतंत्रत्व संपादून स्वतंत्र होतो हे महाराजा मी याप्रमाणे सत्याला धरून पदार्थ त्रय म्हणजे प्रकृती जीव परमात्मा या यासंबंधी खरेखरे रहस्य होते ते तुला सांगितले या रहस्याचे तू निर्मत्सर बुद्धीने ग्रहण करून चाल म्हणजे शुद्ध व सनातन अशा आद्य ब्रह्मा परत परंतु हे राजा हे परमरहस्य तू कर्मश्रद्धाहीन अशाला देऊ नको कारण जो या विषयासंबंधे विशेष तानेला असेल त्यालाच हे बोधकारक रहस्य सांगणे योग्य आहे कारण आपणास बोध भावा असाच हेतु धरून जो कोणी नम्रपणे आपल्याकडे येईल अशाला मार्ग दाखवण्याकरता हे आहे हे रहस्य खोटा लुच्चा नेभळा कर्तव्य शून्य कुटिलबुद्धी किंवा आपले पांडित्याचे घमिंडीने दुसऱ्या देणारा अशाला देऊ नको आता दे कोणाला ते सांगतो ते समजून घे श्रद्धालू गुणी सदैव परनिंदा परांग मुख, विशुद्ध कर्मी, शहाणा नित्यक्रियावान क्षमाशील हितबुद्धीचा एकांतशील आचारप्रिय कलहपरावृत्त बहुश्रुत विशेषज्ञ शमदमयुक्त समर्थ व कोणाचेही अहित न करणारा अशाला हे द्यावे ज्ञात्यांचे असे म्हणणे आहे की हे ज्ञान म्हणजे विशुद्ध असे परब्रह्मच आहे हे आता सांगितलेले गुण अल्पप्रमाणानेही ज्यांचे अंगी वसत नाहीत अशानं हे मुळीच देऊ नये कारण अशाला दिले असता अपात्री दान होऊन तो धर्मज्ञ द्या, ज्ञानदाता त्याला श्रेय मिळणार नाही जो व्रतनियमहीन असेल अशाने ही सर्व पृथ्वी रत्नानी भरलेली जरी आपणास दिली तरीही त्याला हे ज्ञान देऊ नये परंतु जो जितेंद्रिय असेल त्याला मात्र हे नरेंद्रा हे परमश्रेष्ठ ज्ञान तू मनात काही किंतू न धरता देत जा हे करावा आज तू परमपवित्र शोकरहित व आदिमध्यांतहीन अशा परब्रह्माचे यथावत वर्णन ऐकले आहेस आता तुझे भवभय पळालेच समज हे राजा आज तुला अखिल ज्ञानाचे सार असे जे तत्वज्ञान समजले आहे त्या अर्थी आता तू मोह टाक आणि जन्ममरणांचा निराश करणारे निरामय निर्भय व कल्याणरूप जे ब्रह्म त्याकडे लक्ष लाव हे राजा आज तू ज्याप्रमाणे माझी कृपा संपादून हे सनातन ब्रह्माचे ज्ञान मजपासून नीट संपादन केलेस त्याचप्रमाणे मी पूर्वी त्या अत्युग्र प्रकृती अशा सनातन हिरण्यगर्भाची मोठा यज्ञाने कृपा संपादून त्याचे तोंडून हे संपादन केले आणि हे राजेंद्र ज्यार्थी तू या कामी मला प्रश्नच केलास त्यार्थी हे मोक्षवेत्यांना अत्यंत श्रेष्ठ वाटणारे असे महाज्ञान ब्रह्मदेवापासून मला जसे मिळाले तसेच ते मी तुला सांगितले भीष्म म्हणतात धर्मा ज्याचे ज्ञान झाले असता पंचवीसावा जो जीवात्मा त्याला पुनरपी संसारात पडावे लागत नाही असे परब ब्रह्म मीही तुला वशिष्ठांचे आधारावरून कथन केले असले सर्वोत्कृष्ट ज्ञान प्राप्त असताही जीव जर जरामरणरहित अशा ब्रह्माचा तत्वतः अनुभव न घेईल तर त्याला पुनर्जन्म प्राप्त होईल बाबारे हे मोक्षप्रद असे अत्युच्च ज्ञान मी देवर्षींचे मुखातून ऐकून तुला सांगितले महात्मा वसिष्ठ ऋषी याने प्रथम हे हिरण्यगर्भापासून संपा दिले ऋषीवर वसिष्ठापासून नारदानी संपा दिले व देवर्षी नारदांपासून हे सनातन ब्रह्म मला समजले आता हे कौरवेश्वरा या परमपदाचे श्रवण तुला झाले आहे त्याअर्थी तुला आता शोकाचे कारण उरले नाही कारण ज्याला क्षर व अक्षर यांचा निवाडा समजला त्याला भय उरतच नाही हे राजा हा क्षराक्षराचा निवाडा जाला कळला नसेल त्याला सारे भय आहे याचे ज्ञान जाला झाले नाही अचा जो मूढ जीव असेल तो मात्र एक वार मेला की पुनः पुन्हा मरण हाच याचा अंत आहे अशा सहस्त्रावधी जन्मात फिरत राहतो आणि मग कधी देवलोक कभी मनुष्यलोक व कभी पशुपक्षाधिकांसे जन्म ही प्राप्त होता मग या अज्ञान सागरत मोठ्या दीर्घ कालाने मोकला हो न क्या हा संसारूपी अज्ञान सागर फार घोर है यंग कोत आला तो दिवस असंख्यभूते बुड़ है परंतु हे राजा तू या अव्यक्तरूप गाध अशा अखंड दंडायमान समुद्रातून उत्तीर्ण झाला आहेस त्यार्थी तू आता रजस्तमरहित झालास ओम तत्स